इसापनी वाचक मिलिंद कर, गोष्ट शिकारी कुत्रा आणि गावठी आणि एक शिकारी होता शिकारी कुत्र्याने धन्याबरोबर शिकारीला जाऊन सावध मिळविले म्हणजे त्याचा काही भाग घरी बसलेल्या गावठी कुत्र्याला मिळत असे तेव्हा एके दिवशी चिडून शिकारी कुत्रा गावठी कुत्र्याला म्हणाला अरे मी एवढे कष्ट करून शिकार करतो आणि तू मात्र घरी बसून खातोस हा माझ्यावर धडधडीत धार अन्याय आहे त्यावर गावठी म्हणाला मालकाने तुला शिकारीसाठी नेमला असेल पण माझ्याकडे घर रक्षणाचं काम सोपवलं आहे हे तू विसरतोस तू जसं तुझं तुझ काम करतोस तसंच मीही मला नेमून दिलेलं काम किमाने इतबारे करतो माजी काय काूक है तत्पर्य प्रत्येक जन आपापल पीत दुसरा अपने सारे काम करीत नहीं अभी तक्रारे बोबर नहीं गोष्ट सत्यात करावी साफ एक साफ एक ठेकड़ा एकमेक मित्र होते खेकड़ा सरल वगारा होता साफा चांगल्या रीति ने वगने का खूब वेला परंतु साफा ने लक्ष दिल नहीं एके दिवशी साप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकऱ्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असताच तर ही स्थिती कशाला झाली असती तात्पर्य राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो गोष्ट अठ्याहत्तरावी वाघोळ काटेरी झाड आणि समुद्र पक्षी एकदा एक वाघुळ काटेरी झाड आणि समुद्र पक्षी यांनी भाजीदारीने व्यापार करण्याचे ठरविले व्यापारासाठी वाघुळाने भांडवल घातले काटे झाडाने कापड आणले आणि समुद्र पक्षाने पितळ आणले सगळा माल जहाजात घालून ते व्यापारास निघाले परंतु वाटेत प्रचंड वादळ होऊन जहाज समुद्रात बुडाले ते तिघे मात्र मोठ्या मुश्किलीने वाचले तेव्हापासून वाघुळ खेडे कराचे तोंड चुकवत दिवसा ढोलीत बसून राहू लागले काटे झाड आपले गेलेले कापड मिळावे म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यांचे कपडे फाडू लागले व समुद्र पक्षी समुद्रात सारख्या उड्या मारून आपली पितळ शोधू लागला तात्पर्य एखाद्याचे मोठे नुकसान झाले असता तो ते सहसा कधी विसरत नाही गोष्ट एकोणऐंशी दुर्दैवी जोडपे एका माणसाची बायको फार भांडखोर होती कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवऱ्याशी भांडत असते एकदा ती माहेरी गेली होती तेथून परत आल्यावर नवऱ्याने तिला विचारले तू तिथे मजेत होतीस ना तेव्हा बायको म्हणाली माझ्या माहेरी मी आल्याने पुढारात आनंद झाला नाही तिथली गडी माणसं सुद्धा मला कंटाळली होती असं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं त्यावर तिचा नवरा म्हणाला आता तूच पहा कि सगळा दिवस बाहेर कामात घालवणाऱ्या गरीब माणसांना सुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेल तात्पर्य आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे गोष्ट ऐंशी पाकोळी आणि कावळा एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून भांडत होते बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं माझं सौंदर्य सदा त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो तात्पर्य दोन सुंदर वस्तूंपैकी जिथे सौंदर्य जास्त टिकावू तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे गोष्ट एक्क्याऐंशी शेजारी बेडूक दोन बेडूक होते पेके एक तलावात राहत असे व एक तलावाच्या काठी एकदा पाणी आटू लागले तेव्हा तलावातील बेडकाने दुसऱ्या बेडकाला हात बोलावले परंतु तो म्हणाला माझी ही फार दिवसांची जागा मला सोडवत नाही मी आपला इथेच राहत नंतर काही दिवसांनी तो बेडू एका गाडीच्या टाकाखाली सापडला आणि मेला तात्पर्य आळशी मृत्यू मृत्यूजवळ येऊन ठेपला तरी उद्योग करीत थे नाही तो खेकड्याला मारून खाऊ लागला तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला मीच मूर्ख हारामार समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर याची उठा ठेव कोणी सांगितली होती नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे तात्पर्य ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही सात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो गोष्ट गोष्टत्रेशिव्ही मूर्ख गवई एका मनुष्याचा आवाज अगदी खराब होता परंतु त्याची गाणे शिकण्याची जागा चांगली सजवलेली होती तेथे बसून तो आपला गाण्याचा अभ्यास करीत असे एकदा त्याला वाटले की आपण आता छान गातो तेव्हा आपल्या गाण्याचा का जाहीर कार्यक्रम करावा त्याने जाहिरात देऊन आपले गाणे नाटकगृहात ठरविले जाहिरात वाचून पुष्कळ लोक नाटकगृहात आले परंतु गाणे इतके भिकार झाले की लोकांनी साळ्या पिटून आणि साठ्या बरवून त्याची हुरी हो केली व त्याला हकलून तात्पर्य आपल्या गुणांची किंमत आपणच ठरविणे हा मूर्खपणा होय लोक जेव्हा त्या गुणांची तारीफ करतील तेव्हाच तो गुण खरा आहे असे समजावे गोष्ट चौऱ्याऐंशी पाणी गडूळ करणारा कोळी एका कोळ्याने आपले जाळे नदीत साकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गडूळ करू लागला शेजारी काही लोक राहत होते त्यापैकी एक म्हणाला अरे तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गडूळ होईल ना तेव्हा कोळी म्हणाला मित्रा मला फक्त एवढंच माहीत आहे की हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत म्हणून मला हे केलंच पाहिजे तात्पर्य काही लोक इतके स्वार्थी असतात की स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे नुकसान झाले तरी ते परवा करीत नाही गोष्ट पंचाशू मसोबाचे लग्न एका मसोबाने एकदा मसोबाने आपले लग्न ठरविले आणि लग्नासाठी सगळ्या प्राण्यांना आमंत्रण दिले त्याप्रमाणे सगळे प्राणी वेळेवर हजर झाले परंतु कासोब मात्र खूप उशिरा आले तेव्हा मसोबाने कासवाला विचारले अरे तुझ्यामुळे अशी खोटी होणे तुला कसं आवडतो तेव्हा कासव म्हणाले देवा, देवा आपलं घर सोडून जाणं मला पसंत नाही कारण स्वतःच्या घरात जेवढं सुख आहे ते सुख दुसरीकडे नाही या बोलण्याचा मसोबाला मोठा राग आला व त्याने रागाने कासवाला शाप दिला की तुझं घर तुझ्या पाठीवरच राहील तात्पर्य आपला आळशीपणा लपवण्यासाठी पुष्कळ लोक खोट्या गप्पा मारतात गोष्ट ससे कोल्हे आणि गरुड एकदा ससे आणि गरुड यांच्यात भयंकर लढाई चालू होती तेव्हा गरुडांचा पाडाव करण्याच्या कामी कोल्ह्यांची मदत घेण्याचे सशांनी ठरवले तशी त्यांनी कोल्ह्यांना विनंती केली सशांचे सामर्थ्य किती आहे त्याचा विचार करता ते मूर्ख कोल्हेही मदत करण्यास तयार झाले थोड्याच वेळात गरुडांनी सशांबरोबरच कोल्ह्यांचाही पराभव केला तात्पर्य भांडणाऱ्या दोन पक्षांचे बल पाहिल्याशिवाय त्यांच्या भांडणात कधी पडू नये गोष्ट सत्याऐ शिव माकड आणि मासा एकदा एक तारू मुंबई जवळ एका खडकावर आखटून फुटले तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यचा आहे म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा तिनार्याकडे निघाला वाटेत त्याने माकडाला विचारले अरे माणसा तू कोणत्या गावचा माशाने पुन्हा विचारले जिरगावची माहिती तुला आहे का आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहे माझे वडील आणि ते सख्खे भाऊ या मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका रागाला, आला की त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले त्याबरोबर ते समुद्रात गुरु उन्मरण पावले तात्पर्य खोटे बोलणे कधी ना कधी उघडकीस येते थे। गोष्ट अठ्ठ्याऐंशी पिंगळा आणि कावडा पिंगळा नावाचा पक्षी भूत भविष्य जाणतो असे म्हणतात त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बऱ्या वाईट कल्पना लो, आहेत त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत निघाला तो आवाज ऐकून खालून चालणाऱ्या माणसांनी आश्चर्याने वर पाहिले तो ढोंगी कावळा दिसताच त्याच्याकडे उपहासाने पाहत ते चालते झाले तात्पर्य नुसत्या पोशाखाने आणि हावभावानी माणसाला पात्रता येत नाही ती गोष्ट कुत्रा। एक एका सटवाईला काही विनती देवी ला तुला इतका कंटाला है कि तू दिल्ली वस्तु स्वीकार करना नहीं या अरे यारिस्तु या भेट देने से तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझ कल्याण करावा या हेतूने मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे तात्पर्य देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात कर। खऱ्या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडे गोष्ट न बोलावी आणि कोखरू एकदा एका मेंढ्याच्या कळफातून एक, एक कोखरू मागे राहिले होते ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमारी लागला याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच पोखरू लांड्याला हसून म्हणाले अरे मला मला मला मला तू मला ठार मारणार मला माहीतच आहे पण निदान आनंदाने तरी मरावो असं मला वाटतं तेव्हा तू जर तुझी मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला त्याने आपली मुरली वाजवण्यास प्रारंभ केला मुरलीच्या सुरावर पोखरू नाचू लागले मुरलीचा आवाज ऐकता जवळच असलेले कुत्रे धावत आले त्याला पाहताच लांडका घाबरून पडू लागला पळता पळता तो मनाशी म्हणाला आपला धंदा सोडून भरत्याच धंद्यात पडल्याने असं झालं माझा सोडून मी वाजून तात्पर्य नादी मनुष्याला चतुर्लोक सहज फसवू शकतात गोष्ट एक्क्याण्णवावी मुंगीची उत्पत्ती एक शेतकरी नेहमी शेजाऱ्याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे त्यामुळे तो कोणालाही आवडेन झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला स्वरूप दिले त्यामुळे त्याचे रूप बदलले परंतु दुसऱ्याचे धान्य तोडून नेऊन साठा करण्याची त्याची सवय मात्र बदलली नाही तात्पर्य कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही गोष्ट ब्याण्णव राजहंस आणि डोमकावळा एकदा एका डोमकावळ्याला असे वाटले की आपण राजहंसाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हावे राजहंस पाण्यात राहतो आणि पाण्याने अंग नेहमी धुतो तसेच आपण करावे म्हणून त्याने राजहंसाप्रमाणे पाण्यात राहण्यास सुरुवात केली परंतु पाण्यात राहून त्याचा रंग तर बदलला नाही पण लवकरच थंडी झाल्याने तो मरण पावला तात्पर्य नैसर्गिक गोष्टी बदल करण्याचा प्रयत्न निष्फळच ठरतो गोष्ट त्र्याण्णव गाढव आणि कावळा एकदा एका गाढवाच्या पाठीवर एक कावळा बसला व त्याला चोचीने टोचू लागला त्याच्या त्रासातून वाचण्यासाठी गाढवाने आपले अंग हलविण्यास सुरुवात केली आणि तो मोठ्याने ओढू लागला हे पाहून तिथे टाकलेला एक लांडगाव मनाशी म्हणाला हे लोक किती अन्यायी आहेत या कावळ्याच्या जागी मी असतो तर लोकांनी माझा पाठलाग करून मला ठार मारला असतो पण हा कावळा जे करतोय त्याला लोक नुसते हसतायत तात्पर्य सारख्या चापराधाला कमी अधिक शिक्षा होऊ शकते गोष्ट चौऱ्याण्णव डोमकावळा आणि साप एका अतिशय भुकेलेल्या डोमकावड्याने एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला वारून खाणार तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेकोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा स्मराण घेतला तेव्हा तो डोमकावळा म्हणाला दुसऱ्यांना मारून स्वतःची भूखांत करणाऱ्याला शीत शिक्षा योग्य आहे तात्पर्य जो पदार्थ आपण मिळणे शक्य नाही तो मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे होय गोष्ट पंच्याण्णव कावळा आणि कबुतरे एकदा एका कबुतरांच्या खुराड्यात आपली पिसे पांढरी करून एक डोम कावळा शिरला जोपर्यंत तो गप्प होता तोपर्यंत तो त्या कबूतरांना काही ओळखू आले नाही परंतु आपले नवे घर पाहून त्या कावळ्याला इतका आनंद झाला की तो त्या घरात मोठ मोठ्याने हसू लागला तेव्हा तो डोमकावळा आहे हे लक्षात येऊन त्या कबुतरांनी त्याला हकलून लावले तेथून तो आपल्या जाती बांधवात तेव्हा त्याची पांढरी पिसळी असलेला विचित्र अवतार पाहून कावळेही त्याला आपल्याच घ्यायला तयार झाले नाहीत तात्पर्य भलके सोंग घेऊन दुसऱ्याला फसवणारा मनुष्य सगळ्यांच्या तिरस्कारास पात्र होतो गोष्ट शहाण्णव गाढव आणि बेडूक एकदा एक, एक गाढव पाठीवर लादलेल्या जा ओझ्याने खचून एका ढबक्यात पडले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले ते ऐकून तिथेच असलेले एक बेडूक त्याला म्हणाला अरे तू आत्ता थोडा वेळ या ढबक्यात पडला आहेस तर इतका ओरडतोस मग आमच्या जर जन्मभर इथेच राहण्याचा प्रसंग आला तर तू काय करशील तात्पर्य एखाद्याला जी गोष्ट सवयीमुळे साधी वाटते तीच गोष्ट दुसऱ्याला कठीण वाटते गोष्ट सत्त्याण्णव पायाला साखळी बांधलेला कावळा एका शेतकऱ्याने एकदा एक डोम कावळा पकडला आणि त्याच्या पायात साखळी बांधून त्याने तो आपल्या मुलांना खेळायला दिला तशा परिस्थितीत तो इतका कंटाळून गेला की एक दिवस तो त्या साखळी सकट रानात उडून गेला परंतु तेथे एका झाडाच्या फांदीला साखळी अडकल्यामुळे त्याला उडता येईना भुकेने तडफडून मरण्याची त्याच्यावर वेळ आली तेव्हा तो म्हणाला अशा प्रकारे रानात भुकेने मरण्यापेक्षा माणसाची गुलामगिरी सुद्धा पत्करली असती तर बरे झाले असते अठ्ठ्याण्णव बाभळ आणि सागवान एकदा बाभळ शेजारच्या सागवानाला म्हणाली तुला आपल्या शक्तीचा एवढा गर्व वाटतो पण वादळ आले समजेल तू टिकतोस की मी टिकते काही वेळाने खूप मोठे वादळ आले तेव्हा सागवान ताठ उभा असल्याने उन्मळून खाली पडला परंतु बाभळ मात्र नम्रतेने ती वाचली वादळ संपल्यावर खाली पडलेल्या सागवानाकडे बघून उपहासाने हसली तेव्हा सागवान केला म्हणाला तू अगदी मूर्ख आहेस तू जी अद्याप उभी आहेस ती वादळापुढे नम्र झालीस म्हणून परंतु मी मात्र लढता लढता पडलो दुबरेपणा दाखवून जिवंत राहण्यापेक्षा लढता लढता मरण आलं तर ते अभिमानास्पद होय गोष्ट नव्याण्णव धनगर आणि त्याच्या मेंढ्या एकदा एका धनगराला वाटले की आपल्या मेंढ्याना बाबडीच्या शेंगा खाऊ घालाव्यात म्हणून तो आपले धोतर झाडा खाली ठेवून झाडावरून शेंगा आणि पाला खाली टाकू लागला ते खात असताना त्यातील काही मेंढ्या त्याचे धोतरही खाऊ लागल्या ते ला पाहून वरून धनगर म्हणाला अरे इतरांना तुम्ही कपड्यांसाठी तुमची लोकर देता पण मी जो तुमचा मालक त्याचं धोतर मात्र तुम्ही खाऊन टाकता हा किती कृतज्ञपणा तात्पर्य धुकेच्या वेळी आपण काय करतो आहोत याची शुद्ध प्राणी मात्रांना राहत नाही गोष्ट शंभरावी देव आणि लुच्चेगिरी देवाने एकदा आपल्या नोकराला आज्ञा केली की ढोंग आणि लबाडीचे मिश्रण करून तू ते सगळ्या कारागिरांना वाटून दे त्याप्रमाणे नोकराने मिश्रण तयार करून वाटले परंतु त्यातील खूपसे शिल्लक राहिले सेवका ने नर शिंपी और सोनार लोकान वाटू टाकले तत्पर्य सगड़ा धंद्यात लवाड़ी ही होते परन्तु सोनार आ शिंपी हे लवाड़ी करता फार पूर्वीपासन प्रसिद्ध है